पुस्तक साने गुरुजींच्या गोड गोष्टी भाग सात बेबी सरोजा लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील प्रकरण पाचवे ना सासर ना माहेर प्रेमा सासरी गेली इकडे सगुणाबाई आजारी पडल्या रामराव शुश्रुषा करीत होते अद्याप बहिष्कार होताच महारवस्थेतील मंडळी चौकशीला येत तू यात्रेला जाऊ म्हणत होतीस परंतु आता देवाच्या महायात्रेत जाणार माझ्या आधी तू जाणार खरे ना रामराव म्हणाले यात्रला जायला पैसे हवेत आता मरणाची यात्रा करू दे पुरे झाले या जगातील सोहळे प्रेमाला जपा तिच्या नशिबी काय आहे देवाला ठाऊ सगुणाबाई मरण पावल्या त्या सुवासिनी होत्या त्यांना आता लुगडे कोण नेसवणार बांगड्या कोण भरणार आणि कुंकू कोण लावणार गावचा बहिष्कार होता सगुणाबाईना नयला कोण येणार रामराव महारवाड्यात गेले त्यांनी सर्व वार्ता सांगितली वीट नाकाची बायको भागी आली इतर महार मंडळी आली भागीने सगुणाबाईच्या कपाळी कुंकू लावले महार बंधूंनी तिरडी उचलली रामराव मडके धरून जात होते कोणी भटजी नाही कोण नाही नदीकटी एका दूरच्या बाजूस सरण रसण्यात आले रामरावांनी अग्नि दिला चिता जळत होती रामराव गीता म्हणत होते तेथून महारवाड्यातच गेले, तेच त्यांचे आपतेष्ट झाले तेच खरे भाऊ झाले रामरावांचा वाडा जप्त झाला त्यांच्यावर फिर्यादी झाल्या जे होते नव्हते त्याचा लिलाव झाला रामराव भिकारी झाले ते आता शिवतळ सोडून जाण्याचा विचार करू लागले एके दिवशी ते अकस्मात नाहीचे झाले कोठे गेले प्रेमा सासरी गेली परंतु तिची दशा संपली नव्हती सरोजा खेळकर मुलगी होती परंतु सासू त्या लहान लेकराचाही छळ करी श्रीधरने प्रेमाचे पुन्हा सारे लुबाडले, सरोजाचे बाळलेणीही मडमेच्या मजेसाठी गेले नाही नाही म्हणतो परंतु बाप दरवेळेस काहीतरी करून देतोच खूप डबोले असले पाहिजे दत्तक वगैरे घेणार आहे की काय काय ग काय बोलला तुझे बाबा सासूने विचारले बाबा काही बोलत नाहीत किती आई घरी संपत्ती आता घरात काही नाही खोटे सांगतेस मायरी पाठवली म्हणजे पुन्हा घेऊन येशील श्रीधरने सांगितले म्हणजे झक्कच जाशील आता नका कुठे पाठवू येथे ठार मारा ठार मारून कसे चालेल तू आमचे कोळ्याचे जाळे आहेस कोळी जाळे टाकतो मासा पकडतो त्याप्रमाणे तुला टाकायचे व दागिना पकडायचा असे म्हणून सासू उठून गेली थंडीचे दिवस आले होते सरोजाला काहीतरी गरम करावे असे प्रेमाला वाटत होते एके दिवशी श्रीधर घरी आला होता आपल्या सरोजाला गरम कापड आणा मी शिविन पेटी भारी थंडी पडते आणाल का तिने विचारले मरो तुझे सरोजा आधी पैसे दे मला आहेत की नाही तुझ्याजवळ बापाने दिलेले लपवून ठेवले असशील नाहीतर माहेरी जावं घेऊ नये सरोजाला कपडे पण घेऊ नये जाऊ द्या मा समजलीस नेहमी नेहमी माहेरी कशी जाऊ बाबांनी सांगितले की आता पुन्हा येऊ नकोस घरात आता काही नाही बाबा वैतागून कोठे गेले असतील सावकारांनी सारे घेतले असेल गावकऱ्यांनी छळले असेल सनातनी मंडळींचा आमच्यावर बहिष्कार होता बहिष्कार का आम्ही महाराणा जागा दिली म्हणून तुम्ही का महामारांना घरात घेता म्हणून तुझ्या बापाने इतक्याला मानून तुझे लग्न केले वाटते धर्मभ्रष्टाची तू मुलगी आमचेही घर पाठवलेस तू चालती हो मायरी जाऊन काही घेऊन आलीस तर तुला घरात घेईन नाहीतर बाबांना व आता सांगतो की ही सब गोलकार करणाऱ्याची मुलगी आहे म्हणून महाराणना जवळ घेणे का पाप आणि मडमांना मिठ्या मारणे म्हणजे वाटते पुण्य तोंड सांभाळून बोल थोबाड फोडीन मडमांना मिठ्या मारीन आणि तुला लाथा मारीन तू कोण बोलणार पुन्हा भ्र तर काढ आज चालती हो मायरी पैसे घेऊन येवयाला दहान दिले म्हणजे सर्व पाप जाते बापाला सांग की जावयाला दहा रुपये देऊन प्रायचित्त घ्या समजलीस आज जा तुझी सरोजा घेऊन जा रिका मेहाताने येऊ नकोस प्रेमावा व सरोजा यांना हाकलून देण्यात आले आगगाडीत मालेकडे बसली होती जवळनं अंतरूंना पांघरून आपला पदर सरोजावर तिने घातला होता मांडीवर सरोजा होती तिला थंडी लागू नये म्हणून माता जपत होती त्या बायकांच्या डब्यात एक मुसलमान बाई होती तिने सरोजाच्या अंगावर घायला चादर दिली प्रेमाने कृतज्ञता प्रगट केली तिला अत्यंत वाईट वाटत होते बाबांकडून हजारो रुपये सासरी आणले तरी शेवटी अशी स्थिती यावी का प्रेमा प्रेमासोटाशी धरून शिवतर गावी आले तो वाड्याला कुरु बाबा कुठे आहेत तिने एकाला विचारले महारोड्यात विचार येथे ब्राह्मण राहतात धर्मभ्रष्टांची वार्ता आम्हाला विचारू नको प्रेमा रडत रडत महारोड्यात आली वीट नाकाकडे आली त्याने अंगणात बसायला घोंगडी घातली कोठे आहे आई कुठे गेले बाबा तिने विचारले आई आणि रामराव अकस्मात कुठे न्हायसे झाले तुमची आई गेल्यापासून ते महारवाड्यात राहत होते आमचा आईनेच तुमच्या आईला शेवटचे कुंगू सनातनी कोणी आले नाहीत आणि पुढे घरदार सारे लिलावात गेले दुःखाने कुठेतरी रामराव गेले असावेत प्रेमाताई तुम्ही सत्यनारायणाला जागा दिली नसती तर झाले नसते तुम्ही अधर्म केल्यात म्हणून हे वाईट दिवस आले विठू पांडवांना वनवास भोगावा लागला त्यांनी का पाप केले होते सुख येवो हो वा दुःख येवो जे आपल्याला सत्य वाटते न्याय वाटते ते करीत राहावे शेवटी मनाचे समाधान हेच खरे फळ सरोजाला थोडे दूध पाजा मी देतो आणून विठूने कुठून तरी दूध आणले प्रेमाने ते मुलीला दिले सरोजा तेथे झोपली प्रेमा नदीवर स्नान करायला गेली तिला राहून राहून आईची आठवण येत होती बाबांचीहीत होती तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहत होत्या माझ्यामुळे बाबांना वनवास देऊ जीव तो तिकडे सोनडोळा आहे घेऊ का परंतु माझी सरोजा आहे तिला कोण प्रेमा पाण्यातून बाहेर आली पुन्हा विठूकडे आली ती आज विठूकडेच जेवली बागीने बातबाजी केली होती विठू मला दहा रुपये गोळा करून द्या मी कुठेतरी मुंबई मद्रासकडे जाते मी शिकेन मुलीला वाढवीन पुढे तुझे रुपये परत करीन तुझ्याजवळ मागायला संकोच वाटतो तुम्ही गरीब परंतु तुम्हीच आता मला आधार येशाची कालच पलटणीतून मनी आली आहे पैसे तसेच आहेत ते घ्या तुम्ही आमचे होईल कसे तरी तुम्ही शिका सुखी वा प्रेमा दहा रुपये घेऊन निघाली बरोबर सरोजा होती कोठे जाणार आता ती आरे शून्य होते कोठे शहरात ओळख न देख, तिची एक आत्या आफ्रिकेत होती परंतु कितीतरी वर्षात तिचा पत्ता नव्हता कोठे जाणार ती दमली वाटेत एका झाडाखाली बसली मांडीवर सरोजा होती सरोजा एकदम रडू लागली ती तिला उगी करीत होती परंतु सरोजाचे रडे थांबे एक वाटसरू खोकत जात होता त्याने खिशातून खडीसाखरेचा सा एक खडा काढून दिला सरोजा उगी राहिली वाटसरू निघून गेला तो का देव होता प्रेमा आशेने उठली आता तिला माहेर नव्हते सासर नव्हते सासरी जाण्याची सोय नव्हती ती तशा रिकाम्या हाताने गेली असती तर श्रीधरने माराण करून पुन्हा तिला आकलले असते नको आता सासार नको नरक यातना भुगल्या तेवढ्या पुरे असा विचार करीत ती जात होती